अध्याय समुद्र समुद्रमंथनाला प्रारंभ आणि शंकरांचे विषपान श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल असे नागराज वासुकीला वचन देऊन त्याला दोराप्रमाणे मंदराचलाला लपेटून घेतले आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी आनंदाने अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन करण्यास प्रारंभ केला त्यावेळी श्रीहरी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली म्हणून देव सुद्धा त्या बाजूला गेले परंतु भगवंतांचे कृत्य दैत्यसेनापतींना सापाचे अपवित्र अंग आहे आम्ही ते पकडणार नाही आम्ही वेदशास्त्रांचे विधीपूर्वक अध्ययन केले आहे उच्च कुळात आमचा जन्म झाला आहे आणि शौर्याची मोठमोठी कामे आम्ही केली आहे असे म्हणून ते गुपचुपणे एका बाजूला जाऊन उभे राहिले ते पाहून भगवंतांनी स्मितहा्य करून वासुकीचे मुख सोडले आणि देवांसहून देव आणि असुर अमृत प्राप्तीसाठी पूर्ण तयारीनिशी समुद्रमंथन करू लागले परीक्षिता जेव्हा समुद्रमंथन सुरू झाले तेव्हा बलवान देव आणि असुरानी पकडून ठेवूनही खाली आधार नसल्याने मंदराचल समुद्रात बुडू लागला अशा प्रकारे अत्यंत खडतर दैवामुळे आपले सर्व प्रयत्न धुळीस मिळत आहेत असे पाहून त्यांचे मन खट्टू झाले सर्वांच्या चेहऱ्यावर उदासीनता पसरली त्यावेळी भगवंतांनी ओळखले की ही विघ्न करामत आहे म्हणून त्यांनी त्याच्या निवारणाचा उपाय शोधून अत्यंत विशाल आणि विस्मयकारक कुर्मरूप धारण केले आणि समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मंदराचला वरुचल भगवंतांची शक्ती अपार असून ते सत्यसंकल्प आहेत त्यांना अशक्य ते काय देवानी आणि असुरांनी मंदराचल वर आलेला पाहून ते मंथनासाठी पुन्हा उभे राहिले त्यावेळी भगवंतांनी जम्बूद्वीपाप्रमाणे एक लाख योजने विस्तार असलेल्या आपल्या पाठीवर मंदराचला धारण केले होते परीक्षिता मोठमोठ्या देवानी आणि आसुरांनी जेव्हा आपल्या बाहुबलाने मंदराचल फिरवण्यास सुरुवात केली तेव्हा तो भगवंतांच्या पाठीवर फिरू लागला अनंत शक्तिशाली आदि कच्छ भगवंतांना पर्वताचे ते फिरणे म्हणजे पाठ खजवणे वाटत होते त्याचबरोबर समुद्रमंथन यशस्वी करण्यासाठी भगवंतांनी असुरांची शक्ती आणि बळ वाढवीत असुरी शक्ती रुपात त्यांच्यात प्रवेश केला त्याप्रमाणे त्यांनी देवतांना उत्साहित करीत त्यांच्यामध्ये देवरूपाने प्रवेश केला आणि वासुकी नागामध्ये निद्रा रूपाने प्रवेश केला इकडे पर्वताच्यावर दुसऱ्या पर्वतासारखे होऊन सहस्रभाऊ भगवंतांनी आपल्या हाताने त्याला दाबून धरले त्यावेळी आकाशात ब्रम्हदेव शंकर इंद्र वगैरे त्यांची सुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले अशा प्रकारे भगवंतांनी पर्वतावर त्याला दाबून ठेवून खाली त्याला कच्छपाच्या रूपाने आधार देऊन देव आणि असुरांच्या शरीरांमध्ये शक्तीच्या आणि पर्वतात दृढतेच्या रूपाने प्रवेश करून आणि वासुकी नागामध्ये निद्रेच्या रूपाने राहून सगळीकडून सर्वांना शक्तीसंपन्न केले आता ते आपल्या बळाने उत्साहित होऊन मंदराचलाच्या साह्याने वेगाने समुद्रमंथन करू लागले त्यावेळी समुद्र आणि त्यात राहणारे जलचर यांच्यात खळबळ उडाली नागराज वासुकीचे हजारो कठोर नेत्र मुख आणि श्वासांमधून विषाची आग बाहेर पडू लागली तिच्या धुरामुळे पवलुंग कालेय बली इलवल इत्यादी असून निस्तेज झाले ते असे वाटू लागले की वणम्याने होरपळून गेलेले जणू साकवान वासुकीच्या श्वासांच्या फुतकाराने देवांचे सुद्धा तेज फिके पडले त्यांची वस्त्रे माळा श्रेष्ठ कवचे आणि मुखे दुरकट झाली त्यांची ती दशा पाहून भगवंतांच्या प्रेरणेने मेघ देवतांच्यावर वर्षाव करू लागले आणि समुद्राचा लाटांचा थंडपणा घेऊन त्यांच्या दिशेने वारे वाहू लागले अशा रीतीने देव आणि असुद यांनी समुद्रमंथन करून सुद्धा जेव्हा अमृत निघाले नाही तेव्हा स्वतः भगवान समुद्रमंथन करू लागले मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर सोनेरी पितांबर कानांमध्ये विजेप्रमाणे चमकणारी कुंडले कपाळावर झुलणारे कुरळे केस डोळ्यांमध्ये लालसर झाक आणि गळ्यामध्ये वनमाला शोभून दिसत होती संपूर्ण जगाला अभय देणाऱ्या आपल्या विश्वविजेई भुजांनी वासुकी नागाला पकडून तसेच कूर्म रूपाने पर्वताला धारण करून जेव्हा भगवान मंदराचलाच्या रवीने समुद्रमंथन करू लागले त्यावेळी ते दुसऱ्या पर्वताप्रमाणे अतिशय सुंदर दिसू लागले अशा प्रकारे समुद्रमंथन चालू असता समुद्रातून सुरुवातीला हालाहल नावाचे अत्यंत उग्र विष निघाले त्यामुळे समुद्रातून मासे मगरी साप आणि कासवे भयभीत होऊन उभारातील हत्ती आणि अत्यंत उग्र विष दिशा दिशांना वर खाली सगळीकडे उडू आणि पसरू लागले या असह्य विषापासून वाचण्याचा काही उपायही नव्हता संपूर्ण प्रजा आणि प्रजापती भयभीत होऊन कोठूनही वाचण्याची आशा नसल्यामुळे भगवान सदाशिवांना शरण गेले भगवान शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावर विश्वकल्याणासाठी बसले होते ते तिथे मुनींना संमत असणारे मोक्षासाठी करीत होते प्रजापतींनी त्यांचे दर्शन घेऊन त्यांची स्तुती करीत त्यांना प्रणाम केला प्रजापती म्हणाले हे देवादिदेवा देवा महादेवा आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आणि त्यांचे जिवंतते आहात आम्ही आपल्याला शरणालो आहोत त्रैलोक त्याला भस्म करणाऱ्या रक्षण करावे साऱ्या जगताला बंधनात टाकण्यात आणि मुक्त करण्यात आहात म्हणून विवेकी पुरुष आपलीच आराधना करतात कारण आपण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे जगदगुरू आहात हे प्रभू आपल्या गुणमय शक्तीने या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय जेव्हा करता तेव्हा स्वत सिद्ध ज्ञानी आपण ब्रह्मा विष्णू शिव अशी नावे धारण करता आपण प्रकाश आहात कारण आपण परमरहस्यमय ब्रम्हतत्व आहात सर्व प्रकारच्या उच्च निच प्राण्यांना जीवन देणारे आपणच आहात आपणच सर्वांचे आत्मा आहात अनेक शक्तींच्याद्वारे आपणच जगतरूपाने प्रतीत होता आपणच जगाचे ईश्वर आहात सर्व वेद आपल्यापासून प्रकट झाले आहेत आपणच जगताचे अधिकारण महतत्व आणि त्रिविध अहंकार आहात तसेच प्राण इंद्रिये पंचमहाभूते शब्द इत्यादी विषय आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव यांचे मूळ कारण आहात आपणच काळ यज्ञ सत्य ऋत आणि धर्म आहात आपणच अ उ म या तीन अक्षरांनी युक्त असा प्रणव आहात असे वेदवेत्ते म्हणतात सर्व स्वरूप अग्नि आपले मुख आहे तिन्ही लोकांचे कल्याण करणाऱ्या हे देवा ही पृथ्वी आपले चरणकमल आहे आपण अखिल देवस्वरूप आहात हा काळ आपली गती आहे दिशा कान आहेत आणि वरुण रसनेंद्रिय आहे आकाश नाभी आहे वायुश्वास आहे सूर्य नेत्र आहे आणि पाणी बिर्य आहे आपला अहंकार उच्च निश सर्व जीवांचा आश्रय आहे चंद्र मन आहे आणि हे प्रभू स्वर्ग आपले मस्तक आहे हे वेदस्वरूप भगवन समुद्र आपले पोट आहे पर्वत हाडे आहेत सर्व प्रकारच्या औषधी आणि गवत आपले रोम आहेत गायत्री इत्यादी छंद आपल्या शरीरातील सात धातू आहेत आणि सर्व प्रकारचे धर्म आपले हृदय आहे हे स्वामी आहेत हे स्वामी पाच उपनिषदेच आपली पाच मुखे आहेत त्यांच्याच पदून 38 कलात्मक मंत्र निघाले आहेत हे देवा आपल्या स्वरूपामध्ये राहणे हेच आपले, हे आपले शिवनावाचे स्वयंप्रकाश परमार्थ तत्व आहे दंभ लोभ इत्यादी अधर्माच्या तरंगांमध्ये आपली छाया आहे ज्याप प्रकारची प्रकार निर्माण होते ते सत्व रज तम हे अपने तीन नेत्र प्रभु रूप, सनातन वेद ज्ञान आंख्य इत्यादि शास्त्ररूपु आहत हे गिरीशा अपले परम ज्योतिर्मय स्वरूप ब्रह्म है रजोगुण तमोगुण कि सत्वगुण नहीं कि कोई भेद नहीं आपल्या त्या स्वरूपाला सर्व लोकपाल एवढेच काय परंतु ब्रह्मदेव विष्णू आणि देवराज इंद्रसुद्धा जाणू शकत नाहीत आपण कामदेव दक्षाचा यज्ञ त्रिपुरासूर कालकूट विष इत्यादी अनेक जीवद्रुही व्यक्ती आणि वस्तू नष्ट केल्या आहेत असे म्हणणे ही काही आपली स्तुती नव्हे कारण आपण तयार केलेले हे विश्व प्रलयाच्या वेळी आपल्याच डोळ्यातून निघालेल्या आगीच्या ठिणगीने जळून भस्म होऊन जाते आणि याचे आपल्याला भानही नसते जीवनमुक्त आत्माराम पुरुष आपल्या हृदयामध्ये आपल्या चरणयुगलांचे ध्यान करीत राहतात तसेच आपण नेहमी तपस्येमध्येच बघणार असता असे असूनही पार्वतीच्या सानिध्यात राहता म्हणून जे लोक आपल्याला आसक्त आणि स्मशानवासी असल्याकारणाने उग्र किंवा निष्ठूरहात असे म्हणतात ते निर्लज्ज आपल्या निलांचे रहस्य काय जाणवत या कार्यकारण कार्यकारणरूप जगताच्या पलीकडे असणाऱ्या मायेपासूनही दूर असणाऱ्या आपल्या अनंत स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान सहजासहजी ब्रम्हदेवाधिका नाही होत नाही तर ते स्तुती कशी करू शकतील आम्ही तर त्यांच्या पुत्रांचेही पुत्र आम्ही आपली यथार्थ स्तुती कशी करणार तरी सुद्धा आम्ही आपल्या शक्तीनुसार आपले थोडेसे गुणगान केले आहे आम्ही तर केवळ आपले हे लिलाविहारी रूप पाहत आहोत आपले परमस्वरूप आम्ही जाणत नाही हे महेश्वरा आपल्या लीला जरी अव्यक्त असल्या तरी संसाराचे कल्याण करण्यासाठी आपले व्यक्तरूप उपकारक आहे श्रीशुक म्हणतात परीक्षिता त्यांच्यावरील हे संकट पाहून प्राणीमात्रांचे सुरू भगवान शंकर करुणीने व्याकुळ होऊन आपल्या प्रियपत्नीला म्हणाले देवी फार वाईट झाले पाहना समुद्र मंथनातून निघालेल्या कालकूट बिशामुळे प्रजेवर केवढे मोठे संकट कोसळले आहे आपल्या प्राणांचे रक्षण करू इच्छणाऱ्या यांचे भय मला दूर केले पाहिजे ज्यांच्या जवळ सामर्थ्य आहे त्यांनी दीन दुःखितांचे रक्षण करावे यातच त्यांच्या जीवनाची सफलता आहे आपल्या क्षणभंगूर प्राणाने सज्जन दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करतात आमच्याच मायेमुळे हे मोहग्रस्त होऊन एकमेकांशी बैर करीत आहेत हे कल्याणी त्यांच्यावर जो कृपा करतो त्याच्यावर सर्वात्मा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात तेव्हा चराचरासह मी सुद्धा प्रसन्न होतो म्हणून मी हे विष पिऊन टाकतो त्यामुळे माझ्या प्रजेचे कल्याण होवो श्री शुकाचार्य म्हणतात विश्वाचे दते असणाऱ्या भगवान शंकरांनी पार्वतीला असे सांगून ते विष पिण्याची तयारी केली देवींना त्यांचा प्रभाव माहीत असल्यामुळे त्यांनी या गोष्टीला संमती दिली प्राणीमात्यांना जीवन देणाऱ्या भगवान शंकरांनी कृपाळू होऊन ते सर्वत्र पसरलेले हालाहल विष आपल्या हातात एकत्र करून पिऊन टाकले पाण्याचा मळ असलेल्या शंकरांवर सुद्धा आपला प्रभाव दाखवला त्यामुळे त्यांचा कंठनिळा झाला परंतु प्रजेचे कल्याण करणाऱ्या भगवान शंकरांना तो भूषण ठरला परोपकारी सज्जन प्रजेचे दुःख टाळण्यासाठी स्वतःच ते दुःख झेलतात कारण ही सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंतांची परम आराधना आहे सर्वांची कामना पूर्ण करणाऱ्या देवादिदेव शंकरांचे हे कृत्य ऐकून प्रजा दक्षकन्या सती ब्रह्मदेव आणि विष्णू त्यांची प्रशंसा करू लागले ज्यावेळी भगवान शंकर विषपान करीत होते त्यावेळी त्यांचे हातून विषाचे थेंब खाली सांडले ते विंचू साप अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींनी ग्रहण केले अध्याय सातवा समाप्त